पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण साठावे पौर्वात्य आणि पाश्चात्य देशांमधील लोकशाही मला शिक्षा झाल्यानंतर अलिपूर तुरुंगात असता कोणतीही दैनिक वर्तमानपत्र मला देण्यात येऊ नये याच माझ्या मनाला मोठे आश्चर्य वाटले खटला सुरु असताना मला कलकत्त्याचे स्ट्समन नावाचे दैनिक मिळत असत पण शिक्षा सुरु होताच ते बंद झाले संयुक्त प्रांतात एकोणीसशे बत्तीस सालापासून अवर्गाच्या कैद्यांना सरकार मान्य असे एखादे कैदिक देण्याची प्रथा होती तोच नियम बंगालमध्येही चालू असेल अशी माझी कल्पना पण दैनिकाऐवजी मला स्टेटसमनचा सा साप्ताहिक अंक मिळू लागला हा अंक हिंदुस्थानातील नोकरी किंवा कामकाज संपवून इंग्लंडमध्ये हरीहरी म्हणत बसलेल्या इंग्रज नोकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी प्रसिद्ध होत असतो आणि त्यांना ज्यात गोडी वाटेल अशाच हिंदुस्थानातील बातम्या गोळा करून त्यात छापण्यात येत असतात परराष्ट्रीय वृत्तांताचा माग मागमुसई सापडावायचा नाही परराष्ट्रीय घडामोडींकडे माझे विशेष लक्ष असल्यामुळे मला मात्र अगदी चुकल्या चुकल्यासारखे होईल परंतु सुदैवाने मला मॅनचेस्टर गार्डियनचे साप्ताहिक मिळण्याची व्यवस्था झाल्यामुळे माझा परराष्ट्रीय राजकारणाशी असलेला संबंध टिकून राहिला फेब्रवारीमध्ये मला शिक्षा झाली त्याचवेळी युरोपमध्ये प्रचंड खळबळ आणि तीव्र असे कल माजून राहिले होते फ्रान्समधे फॅसिस्टांच्या भंडाळ्या होऊन राष्ट्रीय सरकारची स्थापना झाली होती त्याहून अनिष्ट बातमी म्हणजे ऑस्ट्रियामध्ये भव्य प्रसादावरून नांगर फिरवण्याचा उद्योग आरंभिला होता ऑस्ट्रियातील रक्तपाताचे वर्तमान ऐकून माझ्या हृदयाचे पाणी पाणी झाले हे जग किती क्रूर व किती रक्त आहे आपल्या स्वार्थाचे रक्षण करण्याची वेळ आली की मनुष्य किती पाशवी बनतो युरोप व अमेरिका खंडांमध्ये फॅसिझमच्या विजयाचे दृश्य दिसत होते जर्मनीमध हिटलर सत्तारूढ झाला तेव्हा मला वाटले की जर्मनीचा आर्थिक संकटापासून बचाव करण्याचा मार्ग त्याला ज्या अर्थी दाखवता येत नाही त्याअर्थी त्याची बैठक फार वेळ टिकणार नाही फॅसिझमचा वर्मा दुसरीकडे पसरू लागलेला पाहून विजण्यापूर्वी ज्योत मोठी व्हावी त्याप्रमाणे प्रगतीविरोधी समाज घटकांचा तात्कालिक विजय होत आहे असेही मी आपल्या मनाचे समाधान करून घेऊ लागलो हा ग्रहणाचा काळ एकदा संपला की नंतर गुलामगिरीच्या बेड्यात तुटणार अशी मनाला खात्री वाटे परंतु आपल्याला प्रिय तेवढेच विचार मनात येतात असे तर घडत नसेल ना अशी शंकाही मनात डोकावू लागे हा फॅसिझमचा पूर इतक्या लवकर व इतक्या सहजासहजी ओसरून जाईल असे समजण्याला आधार काय आणि समजा की फॅसिज दंडोकेशाहीला आपला निभाव लागत नाही असे वाटले तर शरण आप आपापल्या राष्ट्रांना फॅसिस्ट लोक महायुद्धाच्या काळमुखात लोटणार नाहीत हे तरी कशावरून आणि अशा रणकंदनाचा परिणाम काय घडल दरम्यानच्या काळात फॅसिझमचा अनेक रुपांनी प्रसार चाललाच होता प्रामाणिक जनांच लोकसत्ताक राज्य असा स्प्विनचा नावलौकिक पण तुद्धा कमालीच प्रगतिविरोधक बनल होत प्रागतिकांनी आपली साखरवाणी खूप शिणवली पण व्यर्थ स्पीनची अधोगती काही त्यामुळे थांबली नाही आधुनिक परिस्थितीमुळे प्रागतिक पंथ किती दुर्बल ठरतो त्याचा सगळीकडे प्रत्यय येत होता शब्द आणि वाक्य यांच्यावर त्यांची सारी बिस्त, वाणीचे सहाय्य असले म्हणजे प्रत्यक्ष कार्याची जरुरीच नाही असे त्यांना वाटत असते पण अंगावर संकट येऊन गुदरले म्हणजे चित्रपटाची अखेरची पट्टी अंदुक होत जावी त्याप्रमाणे त्यांचे वाघपाठव देखील लुप्त होत जाते ऑस्ट्रियातील अनर्थासंबंधी मॅनचेस्टर गार्डियनमध्ये आलेले संपादकीय लेख मला फारच आवडले या रणकंदनातून बाहेर पडलेल्या ऑस्ट्रियाचे स्वरुप कोणत्या प्रकारचे असेल सर्व युरोपमध्ये पहिल्या प्रतीचा प्रगतीविरोधक म्हणून नावाजलेला कंपू जनतेच्या छातीवर बंदुका व संगीनी रोखून आपले अधिराज्य तेथे गाजवीत राहील इंग्लंड एवढे स्वातंत्र्याचे कैवारी पण याबाबतीत मुख्यप्रधानांनी मूग गिळलेले दिसतात ते का हुकुमशाहीचे पोवाळे त्यांच्या तोंडून आम्ही ऐकले आहेत त्यामुळे राष्ट्राचे सुप्त अंतकरण जागृत होते त्यामुळे राष्ट्राला नवी दृष्टी आणि नवा उत्साह प्राप्त होतो अशा आशयाची त्यांनी केलेली भाषणेही आम्हाला ऐकाव्यास मिळाली आहेत परंतु शरीराची आणि त्याहीपेक्षा मनाचे मातेरे करून सोडणाऱ्या दडपशाहीविषयी इंग्लंडच्या प्रधानाने आपले मत अवश्य व्यक्त केले पाहिजे मॅनचेस्टर गार्डनला जर स्वातंत्र्याचा एवढा पोळका वाटतो तर हिंदुस्थानात स्वातंत्र्याची गळचेपी चालू असता मात्र त्याचा आवाज का बसावा आमच्या फक्त शरीराचे हाल झाले असे नाही आमच्या मनालाही अग्निदिव्यातून जावे लागले होते ऑस्ट्रियन लोकशाही गेली मातीच मिळाली पण शत्रूंशी झुजता झुजता मरणपत करून अक्षय कीर्तीची जोड तिने करून घेतली या कीर्तीच्या स्फुल्लिंगापासूनच भविष्यकाळी केव्हा तरी युरोपच्या स्वातंत्र्याचा दीप पाजळला जाईल गुलामगिरीत जखडलेल्या युरोपचे निव्वळ कलेवर आपणापुढे पडले आहे जिवंत भावनांचा प्रवाह तशा नाड्यांमधून वाहिन ना असा झाला आहे श्वासो वास बंद होत चालला आहे आतून अत्यंत प्रबल अशी उर्मी अगर झटका येऊन अंगाभोवती पडलेले फास तुटले तरच ही राजकीय मूर्छना नष्ट होईल राईन पासून उरलपर्यंतचा प्रदेश म्हणजे एखाद्या प्रचंड तुरुंगाप्रमाणे बनला आहे शब्द माझ्या हृदयात कसे निनादत आहेत पण मनात विचार येई हिंदुस्तानचे काय इंग्लंडमधे मॅन्चेस्टर गार्डियनप्रमाणे स्वातंत्र्याचे इतर दुसरे भक्त आहेत यात शंकाच नाही पण मग आमच्या पुरतेच त्यांचे डोळे रातांदळे का होतात ज्या गोष्टी दुसरीकडे झाल्या की हे लोक सत्तापाने लाल होतात नेमक्या त्याज गोष्टी हिंदुस्थानात घडत असतात त्या मात्र त्यांना दिसू देखील नाहीत इंग्रजी प्रागतिकांचे मुरलेले पुढारी ऍस्कित हे प्रकृतीचे दक्ष आणि शब्द तोलून माून बोलणारे पण त्यांनी महायुद्धाच्या प्रारंभी उद्गार काढले की अन्यायाची न्यायावर मात होत असताना ते दुष्टकृत्य निमूटपणे पाहत बसण्यापेक्षा आमचा हा देश सगळ्या सगळ्याच बेचिराक होऊन गेलेला पाहणी अधिक श्रेयस्कर आहे असे मला वाटते विचार उदात्त आहे भाषा अनुरूप आहे या उद्गारांचा जयघोष करीत हजारो लाखो इंग्रज तरुणांनी रणभूमीकडे धाव घेतली पण एखाद्या हिंदी माणसाने खंबीरपणाने असे विधान केले तर त्याची काय गत होईल राष्ट्रीय भावना अतिशय गुंतागुंतीच्या असतात आपल्यास वाटते आपण किती न्यायी किती निपक्षपाती दोष असेल तर तो दुसऱ्या माणसाचा दुसऱ्या देशाचा मनातल्या मनात आपली अशी समजूत असते की आपण इतरांसारखे नाही अर्थात शिष्टाचाराचा भंग होईल म्हणून या गोष्टी आपण चार चौघात बोलून दाखवित नाही इतकेच त्यातून आपण जर साम्राज्य पदावर चढलेलो असलो तर आनंदभुवन भुवन अथवा कृतयोग कोठे असेल तर ते आपल्या साम्राज्यात आहे आणि स्थितंतर घडवून आणू पाहणारे तेवढे सगळे लोक कृतघ्न स्वार्थी अथवा भोळसर आहेत याबद्दल आपल्याला शंकाच उरत नाही ब्रिटिश लोकांमध्ये खूप मंडकृती येते आणि तरवार विजयी व तागडी लाभाची होत गेल्यामुळे इतर सर्वांनाच ते तुच्छ टेकता इंग्रजांना वाटते की कॅलेपासूनच काळ्या आदमीचा प्रदेश सुरू झाला असे कोणीतरी म्हटले आहे पण हे फारच सर्वसामान्य विधान झाले ब्रिटिश वरिष्ठ वर्गाच्या मते जगाचे साधारणतः पुढील प्रमाणे विभाग पाडता येतील एक इंग्लंड त्यानंतर पुष्काची जागा मोकळी ठेवून मग दोन ब्रिटिश मुलूक आणि अमेरिका नंतर तीन पश्चिम युरोप मग चार बाकीचा युरोप त्यानंतर पाच दक्षिण अमेरिकेतील युरोपियन लोक नंतर पुन्हा बर्षी जागा रिकामी आणि सरते शेवटी सहा आशियातील सावळ्या काळ्या व पिवळ्या कातळीच्या लोकांचा गट कोठे विक्रम राजा आणि कोठे गंगा तेली कोठे आपण आणि कोठे आपले राज्यकर्ते आपल्या प्रासाद शिखरावरून ते आपल्याकडे पाहू लागले की अंतरामुळे त्यांना नीट दिसत देखील नाही आणि लोकशाही व स्वातंत्र्य याविषयी आपण कोराहार करू लागलो की त्यांना त्रास होतो याचे आपल्याला नवळ काय म्हणून वाटावे ते जाडे शब्द तरी आमच्या तोंडी शोभतात काय लोकशाही पद्धती हिंदुस्थानात आणखी दहा युगांनी तरी अवतरेल असे मला वाटत नाही हे थोर प्रागतिक आ आणि राजकारण धुरंदर जॉन मोर्ले यांचेच नावाक्य लोकशाहीचा कल्पतरो हिंदुस्तानच्या मर्त्यभूमीवर रुजावा कसा प्रागतिकानंतर समाजवादाच्या बिनीची फौज म्हणजे ब्रिटिश मजूर पक्ष अधिकारावर आला तो पडला दलितांचा कैवारी त्यांनी विजयाच्या गुंगेत एकोणीसशे साली बंगालमध्ये वटहकुम जारी केले आणि दुसऱ्या खेपेला तर त्याचे जे चाळे सुरु झाले ते अवर्णनीयच आपल्याविषयी त्यांच्या मनात पाप नाही आम्हाला प्रिय बंधूं अशी ते जेव्हा हाक मारतात तेव्हा सद्भावनांनी त्यांचे मन पुलकीत होत असते याबद्दल मला शंका वाटत नाही पण आम्हाला जोखण्याची वजनमापे निराळीच ठेवली पाहिजेत अशीच त्यांचीही समजूत आहे भाषा व संस्कृती भ्रज व फ्रेंच माणसांच्या सुद्धा विचारात फर पडलेला दिसतो मग इंग्रज आणि आशियातील माणूस यांच्यात केवढा फर पडत असेल बरे हिंदी राजघटनेबाबत हाऊस ऑफ लॉर्डसमध चर्चा चालू असता नुकतीच काही बड्या बड्या सदनांची मोठी उद्बोधक अशी भाषणी झाली त्यापैकी एक भाषण लॉर्ड लिटन यांनी कल एक हिंदुस्थानात प्रांताच्या गव्हर्नरच व काही काळ गव्हर्नर जनरलचही काम त्यांनी कलि होत उदारमतवादाचा व वा सहानुभूती बाळगणारा गव्हर्नर असा त्यांचा अनेकदा उल्लेख करण्यात येत असतो तिणाल की काँग्रस्तपक्षा सरकारच खरे हिंदुस्थानाचे प्रतिनिधी आहे अधिकारी वर्ग सैन्य पोलीस व संस्थानिक तसेच हिंदू व मुसलमान जनता या सर्वांच्या वतीने सरकारला अधिकारयुक्त वाणींनी बोलता येईल परंतु काँग्रेसची स्थिती पाहिली तर तिला हिंदुस्थानातील एकाही प्रमुख जातीच्या वतीने बोलण्याचा अधिकार पोचत नाही आपल्या विधानांचा अधिक खुलासा करण्याकरता त्यांनी पुढे असे सांगितले की हिंदी जनता याचा अर्थ ज्या लोकांवर मला अवलंबून राहावे लागले व ज्यांच्यावर भावी गव्हर्नर आणि वायुसराय यांना अवलंबून राहावे लागले ते लोक या भाषणावरून दोन महत्वाचे मुद्दे स्पष्ट होतात ब्रिटिशांना मदत करतील त्याच लोकांचा विचार सरकारतर्फे करण्यात येतो हा एक आणि हिंदुस्थान सरकारचे स्वरूप अतिशय प्रातिनिधिक असल्यामुळे हो देशातील सर्व संस्थांमध्ये दे, अधिकात अधिक लोकसत्ताक संस्था म्हणजे सरकारच आहे हा दुसरा हे तर्कशास्त्र ज्या अर्थी इतक्या गंभीरपणे मांडण्यात आले आहे त्या अर्थी सुवेज कालव्याच्या पलीकडच्या भागात शब्दांचे अर्थ पार बदलून जातात असेच म्हटले पाहिजे हे तर्कशास्त्र असेच पुढे वाढवत गेले तर असंही म्हणता येईल की राजा हा सर्व लोकांचा प्रतिनिधी असल्यामुळे अनिर्बंध हो राजसत्ता हीच लोकसत्तेची परमावधी होय राष्ट्र मी म्हणजेच राष्ट्र असं एका फ्रेंच राजाने म्हटले होते त्याचीच ही पुनरावृत्ती होत आहे आणि नुकतीच एका थोरगृहस्थांनी पूर्ण अनियंत्रित सत्तेची तरबदारी केलीच की इंडियन सिव्हिल सर्व्हिसला ललामभूत झालेले सर मालकम होते यांनी एकोणीशे चौतीसच्या नोव्हेंबरमध्ये बनारस येथे भाषण करताना हिंदी संस्थांना सत्ता चालू राहावी असे प्रतिपादन केले अर्थात त्यांच्या सल्ल्याची काहीच गरज नव्हती कारण म्हैसूरचे दिवान सर मिर्झा इस्माईल यांनी पाच महिने आधीच या मताची तरबदारी करणारे भाषण करून ठेवले होते लोकशाहीला हिंदुस्थानची हवा ज्याप्रमाणे मानवत नाही त्याचप्रमाणे इजिप्तची हवा देखील तिला मानवत नसावी कैरोचे एक बातमीपत्र मी स्टेशमनमध्ये वासले। त्यात घटना परिषद बोलावण्यासाठी अथवा राज्यघटनेमध्ये फेरफार करून घेण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी व विशेषतः वफत पक्षातील लोकांनी एकजूट करावी यादृष्टीने मुख्य प्रधान नेसिम पाशा यांची खटपट सुरू आहे अशी बातमी प्रसिद्ध झाली होती नंतर अशी मल्लीनाथ केलेली होती की ज्याला इजिप्तच्या राजकारणाची व तेथील लोकांची सांगोपांग माहिती आहे त्याला निवडणूक झाल्यावर वफद पक्षाचे बहुमत होईल याबद्दल शंकास वाटणार नाही नसिम पाशाचा हा प्रयत्न उधळून टाकण्याची खटपट झाली नाही तर इजिप्तमध्याच काळात परकीय सत्तेला विरोधी क्रांतिकारक व फाजील लोकसत्ता अशी राजवट सुरू झाल्याशिवाय राहणार नाही वफत पक्षाच्या सामर्थ्याला शह देण्यासाठी वास्तविक अधिकारी वर्गाने निवडणुकीच्या वीमतदारांवर दडपण आणल पाहिजे परंतु मुख्यप्रधानांच्या मनात कायद्याबद्दल फाजिल आदर असल्यामुळे तक्य होईल असे वाटत नाही तेव्हा इंग्लंडमधील सरकारने या कामी लक्ष घालून असल्या तऱ्हेची लोकसत्ताक राज्य पद्धती आम्ही चालू देणार नाही असे स्पष्ट शब्दात जाहीर करावे हा एकच मार्ग यापुढे उरलिला आहे असे त्या लखात सूचित करण्यात आल होत ब्रिटिश सरकार काय करील अथवा इजिप्तमधे काय गोष्टी घडतील तुला सांगता येणार नाही परंतु हिंदुस्थानातील व इजिप्तमधील राजकारणाची गुंतागुंत समजण्यास स्वातंत्र्यप्रेमी अशा इंग्रजांनी लिहिलेल्या या लेखाचा बराच उपयोग होण्यासारखा आहे एका संपादकीय लेखात स्ट्रेसमन म्हणतो की ज्या तऱ्हेच्या जीवनातून वृत्तीतून लोकसत्ताक तत्वांचा विकास होतो त्यांच्याशी विसंगत अशी इजिप्तची मतदारांची रहानी व वृत्ती आहे मुळात गो माहितीहीच हिंदुस्थानात जातीभेद असल्यामुळे लोकसत्ताक प्रगतीच्या मार्गात विघणी येतात असे सांगण्यात येते आणि म्हणूनच जणू काही जातीभेद पक्के करण्याचा प्रयत्न करण्यात असतो असाही मुद्दा मांडण्यात येतो की आमच्यात पुरेशी एकी नाही पण इजिप्तमध्ये मात्र जातीभेद मुळीच नसून उत्तमतरेची राजकीय एकी तिथे नांदत असावी असे दिसते पण अशी एकजिन्सी एकीसुद्धा खऱ्या लोकशाहीला व स्वातंत्र्याला विघातक ठरते असाही मुद्दा आमचे राज्यकर्ते उपस्थित करतातच म्हणजे लोकशाहीचा मार्ग किती बिकट आहे पहा आपल्यावर राज्य करणाऱ्या रा साम्राज्यशाहीचे हुकूम तंतोतंत पाळावेत व त्यांच्या स्वार्थाला हानिकारक असे कोणतेही कृत्य करू नये हीच खास पर्वात देशांसाठी केलेली लोकशाहीची व्याख्या आहे एवढी दोन पत्ते सांभाळल्यानंतर मात्र लोकसत्ताक स्वातंत्र्याचा हवा तेवढा विकास येथे झाला तरी चिंता नाही